वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग त्रेपन्नवा त्या महात्म्याचे ते बोलणे दशकरी ऐकले त्या देशकाल हिताला धरून असलेल्या भ्राताच्या बोलण्यावर तो उतरला तू बोललास ते बरोबर आहे दूताची हत्या ही निंद्य मानलेली आहे पण वधाखेरीत दुसरा काही दंड याला अवश्य करा वानरांना त्याचे शेपूट हे आवडते भूषण अस वाटते ते ह्याचे लवकर पेटवा ते जळल्यानंतर याला खुशाल जाऊ द्या त्याचे मित्र जात ज्ञातीबांधव सगळे सुरुजन यांना हा दिन व्यंगाने अपंग झालेला दिसू दे राक्षस राजाने आज्ञा केली की याचे शेपूट पेटून ह्याला साऱ्या नगरभर चौका चौकातून या त्याचे ते सांगणे ऐकून कोपाने निर्दय झालेल्या राक्षसाने त्याच्या शेपटाला फाटक्या चिन्ह्या गुंडाळल्या शेपूट जसजसे गुंडाळे जात होते तसतसे तो महाकपी ते होता जणू जंगलात वाढलेला पाचोळा सापडताच वाढत जाणारा अग्नीच मग त्यावर तेल शिंपडून त्यांनी त्याला अग्नि लावला रागाने भडकून जाऊन कोवळ्या सोऱ्यासारखे मुखासणाऱ्या हनुमानाने पेटत्या शेप्टीने त्या राक्षसा झुडपले हनुमंताचे शेपूट पेटलेले पाहून आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्व राक्षसांना आनंद झाला गोळा झालेल्या क्रूर राक्षसाने त्या वानश्रेष्ठाला अधिकच करकचून बांधले तेव्हा त्या ते वीराने त्या प्रसंगाला अनुरूप असा विचार केला मी बांधलेलं असलो तरी राक्षसन ते माझ्या पुढे काही चालायचं नाही हे पाश तोडून एकदम उसळून मी यांना पुन्हा मारेन स्वामीच्या हिताकरता त्याच्या आज्ञेनुसार चालत असताना हे दुरात्मे मला बांधत आहेत आणि मी त्यावर प्रतिक्रिया केलेली नाही आणि या युद्धात सर्व राक्षसनं मी पुरा पडणार आहे हे खरे असले तरी रामाकरता म्हणून ही असली वागणूक मी सहन करीत लंकावर मला फिरवून आणण्याचे पुन्हा एकदा होणार असे दिसते रात्री धोका असल्यामुळे आणि काम पार पाडायचं असल्यामुळे मला ती चांगली पाहता आली नाही रात्र संपल्यानंतर आता मला लंका अवश्यच पाहिली पाहिजे मला हे खुशाल आणखी बांधू देत शेपूट पेटून राक्षस माझा छळ करीत आहेत पण माझ्या मनाला काही कष्ट होत नाही आपले भाव बाहेर प्रकट होऊ न देणाऱ्या सत्ववंत महाकपीला वानर रूपी हत्तीला ते राक्षस घट्ट धरून आनंदीत अंतकरणाने शंख भैरी यांचा निनाद करीत आणि आपले पराक्रम जाहीर करीत निघाले क्रूरकर्मी राक्षस त्या पुरीत त्याला फिरू लागले मागून राक्षसांचा समुदाय घेऊन तो शत्रुमर्दन सुखाने चालला हनुमान राक्षसांची ती महापुरी पायाखाली घालू लागला त्या महावानराने नाना प्रकारच्या सात मजली इमारती पाहिल्या बंद प्रदेश उत्तम रीतीने विभक्त झालेले चौक दोन्ही बाजूंना घरांच्या रांगासलेले रथांचे मार्ग चौरस्ते तसेच मुख्य रथमार्गांना फुटणारे पोटरस्ते रस्ते आणि गुहा गृहागृहांच्या मधले भाग पाहिले चौका चौकात आणि राजमार्गातले राक्षस वानराला उद्देशून हा हेर आहे अशी घोषणा करी होते हनुमंताच्या त्या शेपटाचे टोक पेटेल होते ते अप्रिय वृत्त भयंकर रूपाच्या राक्षसीनी देवी सीतेस सांगितले त्या म्हणाल्या सीते, सीते ज्या तांबडतोंडी वानराशी तू संवाद केलास तो पहा हा शेपूट पेटून नेला जात आहे स्वतःला नेलेल्या दुःख इतकेच दुःख देणार ते क्रूर शब्द ऐकून वैदेही शोकाने विहल होऊन अग्नीकडे गेली त्या वानराचे मंगल मनात धरून असलेली ती धार्मिक वृत्तीची विशाल नेत्र असलेली सीता अग्निची करुणा भाकू लागली मी जर काही पतीची सेवा केली असेल जर पतिव्रता व्रत पाळले असेल तर तू हनुमानाच्या बाबतीत थंड हो तेव्हा तीक्ष्ण ज्वाला असणारा स्थिरपणे जळणारा अग्नि सौम्य ज्वाला धरून जळू लागला जणू शुभ इच्छिणाऱ्या त्या सुंदरीचे त्याने ऐकले हनुमानाचा पिता वायू जो शेपटाच्या अग्निशी संबंधित होता तो बर्फाशी संबंधित असलेल्या वायूसारख्या स्वास्थ्यगर होऊन वाहू लागला शेपूट जळत असताना वानर विचार करू लागला हा पेटलेला अग्नी मला सगळीकडून भाजत कसा नाही हा ज्वाळा अस भडकलेला असलेला तरी मला काही दुखापत करीत नाही जणू शेपटाच्या टोकाला हिमत जम जमून राहिली आहे किंवा शंकाच नको स्पष्ट आहे की मी रडत उड रडत जात असताना नाही मी रडत जात मी उडत जात असताना रामा प्रभावाने हे जे पाहिले की पर्वत समुद्रात होता जर अशी समुद्राची आणि धीमान मैनाकाची रामा करता गडबड तर अग्निकसुद्धा तशी गडबड का करणार नाही सीतेच्या दयेमुळे राघवाच्या तेजामुळे आणि माझ्या पित्याशी स्नेह असल्यामुळे हा अग्नी मला भाजत नाही पुन्हा तो वानश्रेष्ठ काही वेळ मनाशी विचार करू लागला या नीच राक्षसांकडून माझ्यासारख्याने येथे बांधून कसले घ्यायचे माझ्या जर पराक्रम असेल तर याचा बदला घेणे योग्य होईल मग त्या महावाननाने ते पाश भराभर तोडले आणि वेगाने तो वर उडाला त्याने गर्जना केली मग तो श्रीमान राक्षसांच्या गर्दीपासून बाजूला बसलेल्या पर्व उंच पूरद्वारावर जाऊन बसला तो आत्म आत्मवाद पर्वतासारखा प्रचंड होऊन क्षणात पुन्हा अगदी लहान झाला आणि त्याने बंधने फेकून दिली तो श्रीमान मोकळा होऊन पुन्हा पर्वतासारखा झाला इकडे तिकडे पाहताना गोपुरावर असलेला परेख त्याला दिसला तो लोखंडाने मढळलेला परेख हाती घेऊन महाबह मारुतीने त्या सर्व राक्षसांना पुन्हा ठार मारले रणात भयंकर विक्रम करणाऱ्या हनुमानाने त्यानं मारले आणि पुन्हा तो लंकेकडे पाहू लागला पेटलेल्या शेपटामुळे तो अग्नीसारखा किंवा वर आलेल्या किरणयुक्त सूर्यासारखा दिसू लागला सुंदरकांडाचा त्रेपन्न मासर्ग समाप्त